अरण्यकांड सर्ग पहिला दंडकाच्या महार तापसाचीहत दिसली त्या वसाहतीच्या सभोवार कुशकवर आणि झाडाच्या साली लपेटलेल्या होत्या ब्राह्मणी सर्वत्र पसरलेले होते जणू आकाशातील झळाळणारे डोळ्यांना सहन न होणारे सूर्यमंडळ सर्व प्राण्यांनी येऊन बसावे असे सदा उत्तम रीतीने षडासमार्जन केलेले अंगण तेथे होते पुष्कळ हरणाच्या आणि पक्ष्यांच्या समुदायाने ते भरलेले होते अप्सरागण येथे येऊन नित्य या वसाहतीचा आदर करीत होते आणि नृत्य करून जात होते मोठी मोठी अग्निगृहे यज्ञाची उपकरणे पशूंची कातडी गवताच्या चटया यज्ञात टाकण्याच्या संविधा पाणी भरलेले कलश फळे मुळे यांनी तो परिसर शोभायमान दिसत होता उत्तम गोड फळांचे वनवृक्ष भोवताली होते होमात बली अर्पण करून पूजिलेला आणि वेदघोषाने निनादित असा तो पवित्र प्रदेश होता नाना फुले जिकडे जिकडे पसरली होती आणि कमळांनी भरलेले लहानसे सरोवर तेथे होते पवित्र आणि मिता असा आहार करून राहणारे श्रेष्ठ ऋषी तेथे राहत होते ब्रह्मभवन हे त्या आश्रम वसाहतीचे हो नाव होते तेथे वेदांचा घोष दुमदुमून जात होता वेद जाणणाऱ्या महाभाग ब्राह्मणाने ती वसाहत शोभलेली होती ती तापसांचे आश्रम वसाहत पाहून महातेजस्वी तेजस्वी श्रीमान रामाने आपल्या महान धनुष्याची दोरी ढिली केली आणि तो वसाहतीत गेला दिव्य ज्ञान असलेले ते महर्षी रामाला यशस्वी नियदेहिला आणि धर्माचरणी लक्ष्मणाला पाहून यज्ञात सोम पाहून जसा आनंद व्हावा तसे आनंदित झाले मंगल शब्द उच्चारित त्या व्रतधारी ऋषीने त्यांचे स्वागत केले रामाचे शरीर सौष्टत्व कांती कोमलपणा सुंदर वेश पाहून ते वनवासी विस्मित झाले आश्चर्यचकित होऊन ते वनवासी लोक वैदेही, लक्ष्मण आणि राम यांना एकटक पाहत राहिले सर्व भूतांच्या हितामध्ये रथ असणाऱ्या महाभाग अतिथी ते पर्णशाळेत घेऊन गेले <coughs> अग्निप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या ते त्या महाभाग धर्माचारी ऋषीने रामाचे स्वागत करून पाय धुणे पराकष्ठेच्या आनंदाने भरून जाऊन मंगल शब्दांचा उच्चार करीत महात्माने मुळे फळे फुले सारा आश्रम पुढे केला आणि ते धर्मज्ञ हात जोडून म्हणाले तू आम्हा लोकांचा धर्मपाल महायशस्वी आश्रय दंडधारी राजा हा प्रजेला पूजनीय सन्मान पात्र आहे तो गुरु आहे रामा तो प्रजेचे रक्षण करतो म्हणून तो इंद्रांचा चौथा अंश आहे त्यामुळेच राजा सर्वांच्या नमस्काराला पात्र होऊन उत्तम आणि रम्य असे भोगू शकतो आम्ही तुझ्या राज्यात राहणारे असल्यामुळे तुझ्याकडून आमचे रक्षण व्हावे आम्ही नगरात राहत राहत असू किंवा वनात राहत असू तूच आम्हा प्रभू आहेस राजा राजा आम्ही दंड हातातून टाकून दिलाय क्रोध आणि इंद्रे जिंकली आहे तर हेच आमचे धन आमचे गर्भात असल्यापासून कायमपणे तुझ्याकडून रक्षण झाले पाहिजे असे म्हणून त्यांनी फळे मुळे अनेक पुष्पे आणि वनातीलच विविध प्रकारचे खाद्य पदार्थ यांनी लक्ष्मणासह त्याचे पूजन केले अग्निप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या आणि नितीपालनात दक्ष असणाऱ्या सिद्ध इतर तापसानेही यथाविधी या महान पुरुषाला तृप्त केले अरण्यकांडाचा पहिला सर्ग समाप्तो